अध्याय एकूणपन्नासावा अक्रूराचे हस्यनापूरला गमन श्री शुक म्हणतात अक्रूर पूर्ववंशी राजांच्या कीर्तीने मंडित असलेल्या हस्यनापूरला गेला तो तिथे धृतराष्ट्र भीष्म विदूर कुंती वाल्लिक आणि त्याचा पुत्र सोमदत्त द्रोणाचार्य कृपाचार्य कर्ण दुर्योधन अश्वत्थामा पांडव आणि इतर इष्टमित्रांना भेटला अक्रूर जेव्हा संबंधितांना अस्त्यवाईकपणे भेटला तेव्हा तिथील मथुरावासी स्वजनांची खुशाली त्याला विचारली त्याचे उत्तर देऊन अक्रूराने सुद्धा त्यांच्या खुशालीसंबंधी चौकशी केली राजाचे पांडवांबरोबरचे वर्तन जाणून घेण्यासाठीच अक्रूर काही महिने तिथे राहिला घरी पाहू गेले तर आपल्या दुष्ट पुत्रांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याचे धाडस शकुनी इत्यादी दृष्टांच्या सल्ल्यानुसार काम करणाऱ्या धृतराष्ट्रांमध्ये नव्हतेच धृतराष्ट्राचे दुर्योधन इत्यादी पुत्र पांडवांचा प्रभाव शस्त्र कौशल्य बल शौर्य आणि विनय इत्यादी सद्गुण पाहून त्यांचा द्वेष करतात प्रजा पांडवांवरच अधिक प्रेम करत ही त्यांना सहन होत नाही म्हणून त्यांनी पांडवांवर विषभ प्रयोग इत्यादी करून त्यांच्यावर अत्याचार कलिआहे कुंतीन आणि विदुरान हि सार अक्रूराला सांगितल अक्रूर जेव्हा कुंतीच्या घरी गेला तिव्हा ती आपल्या भावाजवळ जाऊन बसली अक्रूराला पाहून कुंतीच्या मनात आपल्या माहेराची आठवण जागी झाली आणि तिच्या डोळ्यातून आश्रू व्हा लागले ती म्हणाली दादा माझे आई वडील भाऊ बहिणी पुतणे इतर नातलक स्त्रिया आणि मैत्रिणी माझी कधी आठवण करतात का माझा भातसा भक्त वत्सल आणि शरण आलेल्यांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण आणि ने कमलनयन बलराम यांना आपल्या या आतभावांची कधी आठवण येते का शत्रूंच्या गराड्यात असल्याने मी शोकाकुल आहे लांडग्यांच्या कळपात हरिणी सापडावी तशी माझी अवस्था आहे श्रीकृष्ण कधी इथे येऊन माझे आणि या अनाथ बालकांचे सांत्वन करील काय हे सच्चीचा आनंद स्वरूप श्रीकृष्ण तू महायोगी आहेस विश्वात्मा आहेस आणि तूच सगळ्या विश्वाचा जीवनदाता आहेस हे गोविंदा आपल्या मुलांसह दुःखी असलेली मी तुला शरण आलेली आहे आमचे रक्षण कर हे जग मृत्यूने व्याप्त आहे आणि तुझे चरण मोक्ष देणारे आहेत। जे लोक या जगाला भ्यालेले आहेत त्यांच्यासाठी शरण जाण्याला तुझ्या चरणांव्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताही आश्रय नाही हे श्रीकृष्णा तू परमशुद्ध परब्रह्म परमात्मा आहेस सर्व योग्यांचा स्वामी असून तू स्वत योगसुद्धा आहेस तुला मी शरण आले आहे तू माझे रक्षण कर श्री शुक परीक्षिता तुझी पणजी कुंती अशा प्रकारे स्वजनांच आणि जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांच स्मरण करून अत्यंत दुःखी होऊन रडू लागली अक्रूर आणि कीर्तीमान विदूर हिघही सुखदुःखाला समदृष्टीन पाहत होते त्यांनी तिच्या पुत्रांच्या जन्मदात्या दवतांच तिला स्मरण करून देऊन तिचि सांत्वन कल अक्रूर मथुरेला जाण्यासाठी निघाला तिथं राजा धृतराष्ट्राकड गिला राजा आपल्या पुत्रांचा पक्षपाती होता आणि पांडवांशी त्याचे वर्तन पुत्रांसारखे नव्हते अक्रूरान सर्वांसमक्ष श्रीकृष्णांचा मित्रत्वाचा संदेश त्याला सांगितला अक्रूर म्हणाला कुरूंची किर्ती वाढवणारे विचित्र वीर महाराज धृतराष्ट्र आपला बंधू पांडू स्वर्गाला गेल्यावर आपण आता राज्यावर बसला आहात आपण धर्मानुसार पृथ्वीचे पालन कराव सदाचरणाने प्रजला प्रसन्न ठवावे आणि स्वजनांबरोबर समान वर्तन ठेवावे। असे करण्याने आपल्याला लोकांमधे यश आणि परलोकी सदगती प्राप्त होईल आपण जर याच्या विपरीत आचरण कराल तर या लोकी निंदा होईल आणि मृत्यूनंतर नरकात जावे लागून आपले पुत्र आणि पांडव या दोघांशीही समानतेनवागा आपल्याला माहीतच आहे की या जगात कधीही कोणीही कोणाबरोबरही कायमचं राहू शकत नाही राजन हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबतीतही आहे तर मग स्त्री पुत्राधिकांविषयी काय सांगावे जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरून जातो आपल्या कर्मानुसार पाप पुण्याचे फळ सुद्धा एकटाच भोगतो आमचे पालनपोषण करणे हा तुमचा धर्मच आहे असे म्हणून अधर्माने मिळवलेले मूर्खाचे धन स्वजन लुटतात जसे पाण्यात राहणाऱ्या जंतूंचे सर्वस्व असलेले पाणी त्यांच्या संबंधितच संपवून टाकतात जो माणूस आपले समजून ज्यांचे अधर्माने पालनपोषण करतो तेच प्राण धन पुत्र इत्यादी त्या मूर्खाला त्याच्या इच्छा अपुऱ्या ठेवूनच निघून जातात खरे म्हणाल तर जो आपल्या धर्माला विन्मुख आहे त्याला व्यावहारिक स्वार्थसुद्धा समजत नाही ज्यांच्यासाठी तो अधर्म आचरतो ते तर त्याला वाऱ्यावर सोडतातच शिवाय त्याला कधीच समाधान लाभत नाही आणि शेवटी तो घूर नरकात जातो म्हणून महाराज हा संसार म्हणजे स्वप्न जादू किंवा मनोराजासारखा आहे असे समजून स्वतः स्वतःवर नियंत्रण ठेवून समत्वामध्ये स्थिर रहा, आणि शांत व्हा धृतराष्ट्र म्हणाला हे उत्तम सल्ला देणारे अक्रूर महोदय दे, आपण माझ्या कल्याणाचीच गोष्ट सांगत आहात मनुष्याला अमृत मिळाले तर तो जसा तृप्त होत नाही त्याचप्रमाणे मी सुद्धा आपल्या या उपदेशाने अजूनही तृप्त झालेलो नाही असे असूनही हे साधो आपण करीत असलेला हा हिताचा उपदेश चंचल चित्ता स्थिर होत नाही कारण पुत्रांच्या ममतमुळ माझे मन विषम झाले आहे। जशी स्फटिकमय पर्वतावर चमकलेली वीज दुसऱ्या क्षणी दिशेनाशी होते। तीच दशा आपल्या उपद्रशाच्या बाबतीतही होत आह सर्व भगवान पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी यदू कुलात अवतीर्ण झाल आह त्यांच्या विधानामध कोण बदल करू शक त्यांची जशी इच्छा असेल तसेच होईल भगवान त्यांच्या मायेचा मार्ग अचिंत्य आहे त्या मायेच्या द्वाराचे ते या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करतात आणि कर्म आणि कर्मफलांची वाटणी करतात या जगचक्राच्या निर्भेद चालीमध्ये त्यांच्या अचिंत्य लीलाशक्ती व्यतिरिक्त दुसरे कोणतेच कारण नाही त्याच परमेश्वर प्रभूंना मी नमस्कार करतो श्री शुक म्हणतात अशा प्रकारे धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणून घेऊन आणि स्वजन संबंधितांचा निरोप घेऊन अक्रूर मथुरेला परतला परीक्षिता तिथे त्याने रामकृष्णांना धृत पांडवांशी असलेले वर्तन सांगितले कारण त्याला, त्याला त्यासाठीच हस्तिनापुराला पाठवलेल होते अध्याय एकोणपन्नासावा समाप्त स्कंद दहावा पूर्वार्ध समाप्त हरिओम